भाग तीन शुक्रतालच्या झाडीत लपलेल्या नजीबाचा तंबूला आज उदास रूप आलं होता। दोनच नेटक्या खांबांवर तोललेला तो तंबू एरवी गर्वात उभा असायचा मात्र आज खांब किंचित झुकले होते घनाती ओढून बांधणारे दोर किंचित ढिले पडले होते तंबूवरची हिरवी निशाणं आणि महम्मद अली झहरा फातमा यांचे पंजे असलेले बावटे खाली मान घालून बसले होते नेहमीप्रमाणे त्यांची वाऱ्याच्या झोतावरची भिरभीर जाणवत नव्हती तंबूच्या आत मऊ लोडाला टेकून नजीब खान बसला होता बोडाला मुंग्या लागल्यागत तो जागच्या जागी सारखा बोड इकडे तिकडे घसटत होता त्याचा चेहरा काळवणलेला होता चार दिवसात त्याला नीट झोप न स्पष्ट दिसत होतं कधी त्याच्या तोंडावरचे भाव बावरलेले कधी संतप्त तर कधी व्याकुळ दिसत होते त्याच्या डाव्या बाजूला त्याचा धाकटा बंधू सुलतान खान उजवीकडे जिगरी दोस्त अहमद खान अफ्रिदी आणि समोर तरुण मुलगा झाबेत खान बसलेला होता त्याचा साडू सादुल्ला खानही कधी नव्हे तो नजीबाच्या मसलतीत सामील झाला होता गंभीर सुरात नजीब सर्वांना उद्देशून म्हणाला तुम्ही माझे जवळचे इष्टमित्र नातग नव्हे तर रक्ताचीच माणसं आहात राजकारणात जवळची रक्ताची माणसंच उपयोगी पडतात हा दुनिया निर्माण झाल्यापासूनचा अनुभव आहे म्हणूनच आज मी तुमच्याशी काळजातली बात करतो आहे काफरांच्या भयान मगर मिठीत आपण सापडलो आहोत धर्म आपला धोक्यात आलेला आहे गंगाकाठी रक्ताची रंगपंचमी झाली तरी चालेल मुंडी छाटली तरी बिन गर्दनाची आपली धडं ताबुतासारखी नाचतील पण मरकट्ट्यांना आपण शर शरण जायचं नाही काय जाबेता, आजची काय खबर आहे बाबाजान दोन तीन वेळा मराठ्यांची दानादान उडविली तरी काफर माघार घेत नाहीत त्यांचा सेनापती दत्ता शिंदे सोडाणं बेहोश झालेला आहे काही करून हा डोळ्यांसमोरचा नावांचा फूल उडवून आपली आपल्या नजीबाधून येणारी रसद तोडण्याचा त्यांचा इरादा आहे नजीबाची मुंडी छाटून त्याच्या अंगात पेंडा भरील तरच दख्खनला जाईल अशा बाता तो महापापी दत्ता करतो आहे बाबाजान या बड्या बाता एवढ्या मुमकीन आहेत की काय पिसाळलेला नजीब म्हणाला उलट मीच त्या दत्ताची मुंडी छाटून ती दुर्रानी बादशहाला पेश करीन आणि बादशहाच्या मदतीनं हिंदुस्थान पराभूत करून इथली दौलत पाठीवर मारीन नजीब संपण शक्य नाही कुण्या अमीर उमरावाचा खुशाल चेंडू बेटा म्हणून मी निपजलो नाही मी मातीतून मोठा झालेला माणूस आहे या मरगट्ट्यांची धुळदान करायला त्यांना मातीमोल करायला कोण वखत लागतो नजीबानं मातीची भाषा केली तेव्हा त्याचं डोकं सुन्न झालं होतं डोळ्यांसमोर पंधरा सतरा वर्षापूर्वीचा पट उभा राहिला कंदाहारच्या युसुफजाई अफगाण कुळातला पस्तीस वर्षांचा एक पोख्त गृहस्थ नशिब काढण्यासाठी आपल्या बायकोला आणि मुलाला घेऊन हिंदुस्थानात आला होता नादिर शाहच्या मोहिमेच्या आधीपासून अफगान रोहिल्यांच्या अनेक टोळ्या हिंदुस्थानात गुजराण करण्यासाठी येत होत्या उंच धिप्पाड आणि कडवे लढवैया असलेल्या या अफगाणांच्या चमकत्या तलवारींना लगेच वाव मिळाला कोणी सरदार जमीनदारांच्या सेवेत राहिले कोणी मनगटांच्या बळावर स्वतः सरदार झाले गंगा यमुनेच्या वरच्या भागात रोहिल्यांच्या अनेक जमाती बस्तान बसवू लागल्या दिल्लीची बादशाही आधीच खिळखिळी झालेली होती त्यामुळे या भागात अफगाणांना हात पसरायला तकलीफ पडली नाही मोहम्मद खान पठाणाच्या पदरी अवघ्या दोन रुपये म्हणून जीन लागला थोड्याच काळात नजीबाने आंगचं पाणी दाखवलं आणि त्याचा पगार महिन्याला पाच रुपयांवर गेला जमादार म्हणूनही त्याला भडती मिळाली अनेक पंख फुटू लागले आणि पॅदाचा फर्जी व्हायला नजीबाला अजिबात वेळ लागला नाही कूच करणारी सैन्य दळ भव्य दरबार सरदारांचा सरंजाम उमरावांच्या आगमना बरोबर चोपदार भालेदारांच्या गरजणाऱ्या आरोळ्या जडजवाहीर हत्ती खाने आणि श्रीमंतांचे सौंदर्याने खतखदलेले जनान खाने बघून नजीब अक्षरशः बावचळला त्याची महत्वाकांक्षा नागेन होऊन त्याला डसू लागली मोठे पानाच्या कैफासाठी तो जंग, जंग पछाडू लागला महत्वाकांक्षेनं लालसेना आंधळ्या झालेल्या डोळ्यांना खऱ्या आणि खोट्यातला फरक कळेनासा झाला काहीही करायचं आणि बडा आदमी व्हायचं या ध्येयानं तो पुरता पछाडला गेला झाबेताची आई नजीबाची पहिली बेगम दम्यानं बिमार होती तोळा मासात झालेल्या बेगमेच्या नरडीला नजीबाने नक लावल्यानेच तिचा अंत झाल्याचं लोक बोलत होते महिन्याच्या आत नजीब पुन्हा शादीसाठी तयार झाला सरदार दुंदे खान अफगाणाची शहजादी त्याच्या मनात भरली होती पण दुंदे खान आपणास देईल की नाही या भीतीनेच ने त्याने आपली पहिली अवरत मारल्याचे त्याचे काही सैनिक अजूनही कुजबुजत होते धुंदेखानची बेटी सोन्याच्या चाव्या घेऊनच नजीबाच्या हवेलीत आली धुंदे खानाने नगिना शेरकोट बिजनोर चंदकूर असे पूर्व पूर्वकाठाचे चौदा परगाणे दहेज म्हणून आपल्या जावयाच्या पदरात बांधले जमीनदार नजीबाच्या महत्वाकांक्षी वारूला आता चांगलेच पंख फुटले त्यात त्याला धुंदेखानाने चारशे स्वारांचा नायकही बनविला नजीबाच्या जमिनीला लागूनच सहरानपूर इलाख्यात बादशाही जमीन इला ला होती त्यात त्यांनी घुसखोरी सुरू केली जवालपूरच्या आणि सहरानपूरच्या बाजाराला येणाऱ्या उंट घोड्यांवर आणि धनधान्यावर वाटेतच तो छापे मारू लागला सतराशे त्रेपन्नला दिल्लीच्या दरबारात शिया सुन्नीचा वाद माजला दिल्लीचा वजीर आणि अयोध्येचा नवाब सफदर हा शिया मुसलमान होता त्याचा पाडाव करण्याचं सुन्नी बादशहाने ठरवलं दिल्लीहून गाजीउद्दीनचं बोलावणं आलं आणि आधीच बाशिंग बांधून तयार असलेला नजीब दिल्लीकडे चालता झाला ज्यांना आपल्याला अन्नाला लावलं तो नजीबाचा सासरा दुंदे खान वजीर सफदरजंगाचा दोस्त होता सासऱ्याची इच्छा डावलून पंधरा घोडदळ भल्याभुऱ्या मार्गानं गोळा करून तो नजीब दिल्लीकडे धावला दिल्लीत पोहोचण्याआधीच नजीबानं सहरानपूरच्या जहागिरीचे आणि सरदारकीचे वचन बादशाकडून घेतलेले होते हाफिज रहमद खान दुंदे खान आणि आपला साडू सादुल्ला खान या साऱ्या अफगाणांचा विरोध डावलून नजीब दिल्लीत घुसला दिल्लीच्या निली बु बुरुजावर बादशहाच्या बाजूनं नजीब उभा ठाकला समोर सफदर जंगाबरोबर खुद्द त्याच्या सासऱ्याचं सैन्य उभं होतं नजीबानं अक्षरशः पराक्रमांची शर्त केली आणि वजीराला अयोध्येकडे पळवून लावलं सरदार आणि सहरानपूरची जहा जाहि जहागिरी काबीज करूनच दिल्लीच्या बाहेर नजीब पडला थोड्याच अवधीत नजीबाने सहरानपूरला बस्तान बसवलं जवळच नजिबाबाद नावाचा मोठा गाव वसवला गंगेच्या पूर्वकाठी नव्या सैन्याची बांधणी करून त्याने वसुलही सुधारला पत्थरगड गौरूगड आणि शुक्रतालची तटबंदी बांधून त्याने गंगेकाठचं आपलं स्थान अक्षरशः खूप भक्कम केलं डेहरा डोंच्या आपल्या जहागिरीची सीमा नेऊन भेडवली जहागिरीत छोटे कालवे आणि विहिरी खोदल्या स्वता प्रबळ होऊन तो अधेमध्ये आपल्या अफगाण जातबांधवांनाही नाक खाजवून वेडावून दाखवू लागला नजीब कोणत्याही परिस्थितीत शुक्रतालचा तळ सोडायला तयार नव्हता या गुहेतून आपण बाहेर पडलो की आपली कत्तल झालीच हे त्याला माहिती होत मराठ्यांच्या पाडावासाठी त्याने दाही दिशा सुरुंग पेरले होते पण वेळेत हवे तसे बार उडत नव्हते डोळ्यांसमोर कंदा हरी सारखा आपला सहस्त्र उभा टाकल्याचं त्याला दिसत होता गंगा यमुनेतले सारे अफगान सरदार जमीनदार एकत्र होऊन मदतीला धावल्याचा भास त्याला सारखा होत होता अयोध्येकर सुजा उद्दवल्यानेही मदतीचा हात पुढे केल्याचं त्याला दिसत होतं मात्र हा सहारा मेळ अजून साधला जात नव्हता मराठे उरावरच ठाकल्याने त्याची पाचावर धारण बसली होती आपल्या साडूकडे सादुल्ला खानाकडे कटाक्षटाकीत नजीब म्हणाला नवाबसाहेब त्या दत्ताजीला एका दिवसात मोक्षाला धाडला असता पण काय करणार रोहिला खंडातले सारे अफगान एकत्र कुठे येत आहेत त्यांना धर्माची कुडाची कुठे चाड आहे मलाच उलटते वेडा ठरवितात त्यात त्यांचं तरी कुठं चुकतंय सादुल्ला खान म्हणाला तुमचा स्वभाव आणि नियत सारे अफगाणांना आता कळून चुकली आहे तुम्ही संकटात आला की तुमच्यातला राजकारणी जागा होतो मग तुम्ही संकटात म्हणजे धर्मसंकटात असा त्रागा करून जिहादची भाषा करता आम्हाला पेटवू बघता त्या गाजी उद्दीनच्या बोलण्यावरून आम्हा सर्वांना टाळून तुम्ही दिल्लीच गेलात त्याच्यासाठी पवित्र कुराणाची शपथ खाल्लीत आणि कालांतरानं त्याच्याही कबिल्याची विटंबरा केलीत तुम्ही ज्या दिल्लीकर बादशाहनं तुम्हाला आजचे दिवस दाखवले त्याची रसद मारून प्रसंगी तुम्ही बादशाही जना नाही बिना अन्नपाण्याचा ठेवलात हो तुमचं वर्तन आणि जिहाजचा पुकार यात बरंच अंतर आहे खानसाहेब मी तुमचा मेहमान आहे आपल्या माणसाची एखादी घुस्तकी आपण माफ करायला काय हरकत लोक न फजूल बाता करतात आणि तुम्ही त्या माझा स्वतःचाच काय अनुभव आहे खान साहेब साधुल्ला खान वरचा पट्टीत बोलला मी तुमचा साडू माझाच जमीन जुमला तुम्ही किट्टी लाटलात एवढ्या तेवढ्याहून किती कुरापती काढल्यात तुम्ही नजीब खजील झाला बोलता तेवढे पुरे झाले आता या सर्वांसमोर कशाला शोभा करता माझी अशा दिनवान्या नजरेनं त्याने सादुल्ला खानाकडे पाहिलं तसा साधूलाही चूप झाला खान अफ्रिदीनं विषय बदलला नबाब बहादूर अयोध्येकर सुजाउद्दोलाचा काही खलिता अजून नाही नजीब म्हणाला पण अयोध्येकरांना माझ्यासाठी कुमक घेऊन यावच लागेल मी त्यांना स्पष्ट कळवलं आहे आज मराठे गंगापार झाले की उद्या ते मुलगिरीसाठी चौथाई करता तुमच्या अयोध्या प्रांतात आलेच असं गृहीत धरा एकदा ही पापी जात आली की कायमचा पाय पसरणार आज हे तीर्थ द्या उद्या ते तीर्थ द्या कदाचित मराठे गाजी उद्दीनलाही अयोध्येचा नबाब करतील तेव्हा सुजाला या नजीबाचं महत्त्व कळेल अयोध्ये कराला मी कितीतरी कळवळीची खलिते धाडलेत पण तो येईल तर खरा खान साहेब तुम्ही काही वर्षापूर्वी सुजाच्या बापाविरुद्ध सफदरजंगाविरुद्ध उठला होता तो शिया म्हणून त्याच्या संगेत जंग केलात तुम्ही त्याला दिल्लीच्या वजीरेहून आपण हकलून लावला होता हे सुजाउद्देवला विसरेल सादुल्ला खान विचारू लागला खान खानबहादूर तुम्ही राजकारणी होण्याऐवजी शायर का नाही झालात कारण शायरच असे जास्तीचे विचार करतात नजीब सादुल्लाला हसून म्हणाला ही राजनीती आहे इथे हजारदा संबंध तोडले जातात मोडले जातात आणि पुन्हा जोडले जातात कारण ही राजनीती आहे पुढच्या संकटांची काळजी असेल तर सुजा बिंदिकत आपलं लष्कर धाडेल नाहीतर आत्मघात करून मरेल मसलत चालू असतानाच श्रीची पगडी सांभाळत चेतराम वकील तंबूत धावत आला त्याचा प्रफुल्लित चेहरा बघून नजीबानं त्वरेनं विचारलं काय खबर आहे खबर आहे बोल बोल बोल अफगाणिस्तानचे सेनापती जहान खान यांचा खलिता आला आहे दुर्रानी बादशाह पंधरवाड्यातच हिंदुस्तानच्या सीमेला येऊन धडकत आहे सुभा नल्ला सुभा नल्ला बहुत खूब बहुत खुब सारा तंबू गरजून उठला नजीबाला आता काळजाच्या देठापासून गुदगुल्या होऊ लागल्या लगेच त्याच्यात अंतचक्षुपुढे मेलेल्या बैलासारखा अकराळ विक्राळ दृढ होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दत्ताजी त्याला दिसू लागला आतापर्यंत याचना करूनही मदतीला न आलेले सरदार मानेचा मनका मोडल्यासारखे माना ओवाळून कुर्निसाद करत असल्याचे त्याला दिसू लागले अयोध्येकर सुजा गरीब गायीसारखा तोंड करून नजीबाच्या संगतीसाठी हंबरू लागला या साऱ्या कृमी लक्ष द्यायला आता नजीबाला फुरसत नव्हती तो दुर्रानी बादशाह बरोबर अंबारीतून झुलत चालला होता नजीबाने सर्व आप्त मेहमानांकरिता खाना बनविण्याचा हुकुम दिला त्याचं महत्वाकांक्षी मन आभाळात पोहोचून तारकापुंजाशी गुजगोष्टी करू लागलं ज्या रात्री नजीबाच्या डेऱ्यात बडाखाना चालला होता त्या रात्रीच मराठा लष्करानं हरिद्वारच्या वरच्या अंगाला गंगापार होण्याचा येत चालविला होता चारच दिवसांमाग एकमेकाला शिलंगनाचं सोनं देण्यासाठी मराठ्यांच्या लशकरात सरदार उमराव गोरगरी भटभिक्षुक बलुतेदार कासाटी सारे एका जागी गोळा झाले होते दत्ताजी सोने देताना फारच उद्विग्न दिसत होते ते लशकराला उद्देशून म्हणाले मानी मराठ्यांनो जगदंबेच्या खंडेरायाच्या भक्तांनो हा पेच फार भारी पडला आहे याआधी तुमचे आमचे बाप दसऱ्याच्या मुहूर्तावर आपला गोडा सजवून मुलगिरीवर बाहेर पडत असत पण आपल्या नशिबातला आजचा दसरा महाभयंकर आहे पुरे चार महिने लोटले अजून आम्हाला यश लाभत नाही काल परवा तर धनधान्य नाही म्हणून पुरा एक दिवस लशकराला उपास घडला मध्ये दोन तीन दिवस तर घोड्यांना उंटांना वैरण नाही म्हणून जनावरं मेंढ्यांना मानागाशीत होती माझ्या लाडक्यात झवेर गंजालाही कधी नव्हे तो उपास घडला हो तो नजीब्या तिकडे पूल बांधून त्यावर अंतर्वेदीतून रसत आणून फुगत चालला आहे आणि आपली पोटं मात्र पाठीशी आलेली आहेत काय करावं रावसाहेब तो पूल तोडून रसद मारू तरच नजीब्या गुडघ्यावर येईल जिवाजी भोईटे बोलला गनीम फुलाचं रक्षण आग्या बेताळासारखं रात्रंदिवस करतायत त्यांच्यावर सरळ जाऊन मारा करायचा तर नदीत तर्फे घातले पाहिजे पण एवढ्या अगडबंब नदीत तर्फेही टिकायचे नाहीत तोवर नजीबाच्या तोफा आम्हाला गिळतील फुकटची मनुष्य होऊन पुन्हा हसं होईल जनकोजी बाबा म्हणाले काय सांगायचं रावसाहेब त्या नजीबाचा नरडीचा घोड घ्यायला हात शिवशिवत आहेत पण इकडची दलदल चिखल मारा करू द्यायना पलीकडून पूल तडावा तर नदीला उतार सापडे ना मराठी हत्तीघोडी गंगेकाठी जातात आणि पल्याड उडी घेता येत नाही म्हणून आसवे गाळीत माघारी वाळतात ते काही झाले तरी जगायचं असेल तर उतार शोधलाच पाहिजे दत्ताजी कडाडले आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे वृद्ध गोविंद पंत बोलले पंत तुम्ही अजिबात वार्ता करू नका दत्ताजी पंतांवर जाम खवळून म्हणाले तुमच्यासारख्या मराठ्यांनीच साऱ्या यशात बिब्बा घातला आहे उत्तर हिंदुस्थानात वास करणारी तुम्ही मराठी माणसं म्हणजे मराठी मातीचे हितशत्रूच आम्ही दिल्लीच्या बादशाहीसाठी झुंजात उतरलोय आणि तुमचा नजीबा लफंग्याशी स्नेह वर तो तुमचं मेऊना गोविंददाजी म्हणतो ना तुम्हाला तो रावसाहेब आपले शब्द मागे घ्या गोविंद पंत पानावलेले डोळे पुशीत म्हणाले त्या पाट्याला मला दाजी म्हणू दे नाहीतर काका म्हणून हाक मारू दे पण तुम्ही असे बोलता की जणू तो माझाच खरा सोयरा आणि मी गरिमाचा माणूस पण रावसाहेब तवलतीची सेवा करता करता आमच्या काळ्याचे पांडरे झाले तुमच्या मनात किंतू असेल म्हणून सांगतो कि वायच्या महागणपतीची हि आन काय वाटतेल ते झाले तरी चार दिवसात तुम्हाला नदीचा उतार शोधून देतो आणि नदी पारच्या नजीबादला मराठी लष्कर स्वतःने येऊन नावांचा फुलड उडवताना राज्याच्या सेवेकरता तोफेच्या गोळ्यांना गिळणं तरी मला चारेल। पवित्र गंगेपाठी मला वीरमरण तरी येईल शिलंगनावेळी चार दिवसात नदीचा उतार दाखव। ही गोविंद पंतांनी केलेली प्रतिज्ञा आता वास्तवात येत होती पंतांनी अनेक वर्ष मामलेदार म्हणून जवळच्याच भागात काम केल्यामुळे त्यांना प्रदेशाची माणसांची चांगली माहिती होती जवळच मुझफ्फरनगरला रपेट मारून वृद्ध गोविंद पंत भल्या पहाटे परतले होते त्यांनी जैत्या गुजराला सोबत आणला होता जैत्याला या मुखातल्या ओड्या ओघडांची खाज खळग्यांची खडानखडा माहिती होती भरपेट बिदगी मिळाली की तो कोणासाठी काहीही करायला तयार व्हायचा नजीबाला शुक्रतालचा पूल बांधायला त्यानेच तर मदत केली होती जैताला घेऊन मराठा लष्कर रात्रीचाच प्रवास करीत दोन दिवसांनी हरिद्वार जवळ पोहोचलं हरिद्वारच्या वरच्या अंगाला गुजराने उतार दाखविला भोयट्यांनी सर्वप्रथम आपला हत्ती पाण्यात उतरवला हत्ती पात्र पार करून पलाड गेला लगेच काही उत्साही मराठावीर पाण्यात उतरले पाणी बेंबीपर्यंत लागलं उताराची खात्री झाली आणि मराठा लष्कर आनंदानं वेडावला, दत्ताजींनी जयताला लागलीच एक घाती एक घोडा आणि जडावाची काठी भेट दिली मध्यान उलटून गेली होती रात्रीचेच गंगेपार व्हायचे होते कारण गंगे पल्याडचा नजीबाचा होता त्याचे गस्तवाले रात्रंदिवस फिरत होते त्यांचा डोळा चुकवून गुपचुप पुढे होऊन नजीबादवर छापा घालायचा होता जिवाजी भोईटे अंताजी मानकेश्वराचा पुत्र तात्या यांच्याबरोबर सुमारे आठ हजार मराठे आपल्या घोड्यांसह नदीपार झाले काठावरचा दत्ताजीचा हातात हात घेऊन डोईला गोंगड्याची टापर मारलेले गोविंद पंत निघाले दत्ताजी भारावल्या शब्दात बोलले पंत झनकोजी बाबांना तरी बरोबर येऊ द्या छेछे ही मोहीम माझ्यावर सोपवा गोविंद पंत म्हणाले भोचऱ्या थंडीत कुडकुडणारी दख्खनची माणसं आणि घोडी नजीबाचा मुलखात धावू लागली दिवस उजाडला मराठ्यांचं लष्कर आत घुसल्याचं गुपित उकड झालं नजीबाच्या ठिकठिकाणच्या चौक्या मराठी लष्कराला विरोध करू लागल्या मराठ्यांनी शस्त्र उपसलं शस्त्र आणि आग यांचा खेळ पुन्हा सुरू झाला नजीबाचा मुलूक उजाड होऊ लागला हर एक गावाच्या वेशी उखळी तोफांच्या तडाख्यानं धडाधड ढासळू लागल्या गावोगावच्या तटबांध्यांना बगदाडं पडू लागली धडाधड पेटणाऱ्या आगीत घरं कडाकडा वाजू लागली लवकरच गोविंद पंतांनी नजीबाबादला वेडा दिला किल्ल्याची तटबंदी भक्कम होती मराठे खंत्या खून सुरुंग पेरू लागले नजीबाचा किल्लेदार मात्र प्राण प्राणपणानं किल्ला लढवू लागला दोन दिवस चाललेल्या या धुम्मशचक्रीत मराठ्यांनी शत्रूचा एक हत्ती बाणांच्या पाच गाड्या जेलाल्यांचे उंट आणि काही गोडी हस्तगत केली नजीबाचा सहारा काफीला किल्ल्यात अडकला होता नजीबाची बेगम थरथरत्या अंगाने उभी होती मनात आले असते तर बेगमेस ओलीस ठेवता आले असते पण मराठ्यांना आपले ब्रीद सोडून बेगमेला धक्का लागाय लावायचा नव्हता सलग चार दिवस मराठ्यांची किल्ल्याशी झटापट चालली होती आपल्या मुलुखात धूर आणि धुळीचा थैथयाट सुरू होताच नजीब प्रथम गोंधळून गेला तो निवडक संन्यासह लागलीच पूल ओलांडून आपल्या मुलखात घुसला मराठ्यांच्या शिरजोरीनं त्याच्या अंगाची लाईलाई झाली -लाई अब्दाली बादशहा तर शेकडो मैल दूर होता आता अयोध्येकर सुजाउद्धवला काय तो तारू शकत होता अब्दाली बादशला त्याने जीव तोडून आधीच खलिते धाडले होते अफगाणांचा बादशहा जिवंत असताना मी पाप्यांच्या हातून कुत्र्याच्या मौतीनं मरणं हे बादशाह तुलाच लांछनास्पद आहे जोपर्यंत मी जितता आहे तोपर्यंत मी एकटा तरी या राक्षसांशी झुंजत राहणार अफगाणिस्तानात एका बाजूने नासिर खानाने आणि दुसऱ्या बाजूने द्वारेश हिरातीने बंड केलं होतं घरच्या खेकट्यांमुळे अब्दालीला हिंदुस्थानी यायला विलंब लागत होता गोविंद पंतांचा पाऊल नदी पल्लाड पडताच नजीब उद्वेगाने नाचू लागला लागलीस त्याने अयोध्येला निरोप घेऊन सांड़ानी धाडली हे अयोध्यावासी नरश्रेष्ठा पाप्यांच्या भूतांनी अंतर्वेदीत धुमाकूळ घातला होता त्यांच्या वाटेतला नजीब संपला की बारी तुझीच आहे तुला पाप्यांच्या हातून मरायची इच्छा असेल तर खुशाल मर पण लक्षात ठेव अजूनही तू इस्लाम वाचवू शकतोस शिया आणि सुन्नी तरी काय एका इस्लाम देहाचे दोन भाऊ आहेत ना दहा हजार मराठा घोडेस्वारांनी नजिबाबादे धुमाकूळ घातला आहे आपली बेटी किल्ल्यात अडकली आहे ही वार्ता समजताच दुंदे खान आणि सोबत हाफिज रहमत खान हे अफगाण सरदार रणांगणात उतरले नजीबाचे दोष विसरून ते अफगाणांसाठी झुंजू लागले दिवसभर दुंदे आणि रहमद खानाने, खानाने चांगली टक्कर दिली पण मराठ्यांच्या भीमटोल्यापुढे ते ढिले पडले हळूहळू मागे सरकू लागले मराठे पूर्वकाठाने शुक्रताळच्या पुलाकडे झेप घेऊ लागले नजीबाला आशा उरली नाही तरी शक्यतो मराठ्यांना पुलाकडे सरकू द्यायचे नाही नदी ना पल्लडचे शस्त्रागार लष्करी सामान सुमन व्यर्थ जाईल म्हणून तो जंगजंग जंग पछाडू लागला मात्र ही भयंकर झटापटीत घायला आला तसा नजीब गळाटून गेला भयाने थरथरणारे आपले दोन सैन्य घेऊन तो बचावासाठी पूर्वेकडे पहाडाच्या आश्रयासाठी अक्षरशः पळू लागला प्रतिकार जवळ कमी होताच मराठी पुलावर थावले ज्या पुलाने त्यांना मेटाकुटीला आणले होते तो पूल दृष्टीस पडताच मराठ्यांनी गिल्ला केला कोणी पुलावरचा चगाळा माती उक्रू लागला तर कोणी खालच्या नावांचे नाडे सोडण्याचा प्रयत्न करू लागला। कोणी तर नजीबात समजून लाकडांवर जमदाड्यांचे घाव घालू लागलं भयाने त्रस्त झालेला नजीब जीव वाचविण्यासाठी पहाडाकडे दौडत होता आप भला तो सब भला नजीब कोचभर दौड करून जातो तोच समोरून धुळीचे लोट दिसू लागले ही आणखी कुणाची सेना कुठली बिलामत आली आता संपलोच म्हणून नजीब बाजूच्या झाडीत उडी घेणार तोच समोरच्या सैन्यात फडकणारे हिरवे बावटे दिसले तसा नजीब गौरीतल्या पोरींसारखा नाचू लागला अयोध्येहून उमरावगिरी आणि अनुपगिरी या दोगा गोसावी बंधूंची सेना नजीबाच्या मदतीस आली होती सुजाचा पदरी कडव्या हिंदू गोसाव्यांचं सैन्य होतं अंगाने धिप्पाड कडवे आणि हिम्मदबाज गोसावी सहजा कोणाला हार जाणारे नव्हते ती दहा हजारांची ताजी कुमक बघून नजीबाचा पुरा शिनवटा गेला तो उमरावगिरीला म्हणाला सरदार आपण वेळेत आलात म्हणून बरे नाहीतर हा गरीब हकनाक प्राणाला मुक्तला असता फक्त आम्हीच नाही पाठीमागून दस्तूर खुद्द सुजाउद्धवलाही येत आहेत ये, ये बहुथुआ पाझरलेले डोळे पुशीत नजीब म्हणाला बघितलं सरदार साहेब तुम्ही हिंदुस्थानी म्हणजे गंगा आणि मुस्लिम म्हणजे यमुना इकडे गंगा यमुना गुन्ह्या गोविंदाने नांदत असताना ही दक्कनची माकडं आम्हाला सुखाने जगू देत नाहीत हिंदुस्तानच्या रक्षणासाठी या दखनांचा कायमचा बंदोबस्त करूया चला गाजीनो त्या पापी दखना पाणी पाजूया नव्या दमाचे गोसावी हापशी मुसलमान गंगेकडे वेगाने दौडू लागली साऱ्यांच्या पुढे नजीब होता सापनं काठ टाकावी आणि नवी कांती धारण करून ठिकसार सुरू करावा तसा तो चिकाळून गेला होता आपल्या सोपत्यांना हाताशी धरून नजीबाने मध्येच अब्दाली आल्याची हुल उठवून दिली तसे सारे शिपाई अब्दाली आया अब्दाली आया दुर्रानी आया करून उरडू लागले दौडू लागले मराठ्यांनी वरची माती बाजूला करून दोन तीन नावांचे दोरखाण तोडले असतील नसतील तोच काठावरची झाडं सळसळली घोड्यांच्या टापांचा आणि घोषणा आरोळ्यांचा गिल्ला कानी पडला दुर्रानी आया दुर्राणी आया अब्दाली आया अब्दाली आया मराठ्यांनी हातातली हत्यारं चिथलं चिथं फेकली कोणीतरी मोठ्यानं बोंब मारली आता मेलो पळा पळा पळा पळा पहिले दहा पंधरा पळाले तोच बाकीचेही पळू लागले साक्षात दुराणी बादशाह आल्याचा ऐकून सर्वांची गाळण उडाली धीर कोणी धरेना, ना यमुना काठच्या घोड्यांवर उडी मारून जे झटक्यानं निघाले ते पुढे धावले बाकीचे कोणी घोड्यांवर मान ठोकताना कोणी रिकीभीत पाय ठेवून चढण्याच्या बेतात असतानाच त्यांच्या अंगावर सपासप तलवारी बसू लागल्या रक्ताच्या चिरकांड्या उडू लागल्या मोखळी घोडी रानाबानातून खुळी कावरी होऊन इकडे तिकडे धावू लागली सांज पडताना आघाडीचे मराठे नजीबादेत पोहोचले तिथे पाच सहा हजार मराठे तळ देऊन उभे होते हा लोंडा जसा घाबरून पुढे पळत सुटला तसे तेही पळू लागले उमरावगिरीच्या आणि नजीबाच्या पाठलागात जराही खंड पडलेला नव्हता अंधारातून मराठे जीव घेऊन पळत होते त्यांचा जीव घेण्यासाठी गोसावी दैत्यासारखे पाठी लागले होते रात्रीच्या अंधारातून ठेचकाळात मराठे कसेबसे हरिद्वारच्या वरच्या अंगाला आले अंधारात नेमका उतार पाण्यात झेपावलेली कित्येक गोडी गंगारपण झाली चुकीच्या जागी पाण्यात घुसलेले मराठे सरळ गटांगळ्या खाऊ लागले कित्येकांना जलसमाधी मिळाली माणसं जनावर विस्तीर्ण गंगेत पाला पाचोळ्यासारखी वाहून जाऊ लागली त्यातून जे वाचून नेमक्या उताराने चालले होते त्यांच्या अंगावर गोसाव्यांच्या पानांचा वर्षाव सुरू झाला तीक्ष्ण बाण अंगाला टचाटच तच टोचू लागले मेलो गेलो जगदंबे जगदंबे, जगदंबे असा करून आवाज अंधाराचा थरका पुडवत होता उतारातून पुढे झेपावणारे कित्येक मराठे घिसाड गाईने एकमेकाला ढकलून पाठी मागे उडून निघाले घाबरून धांदुलूनच तर कित्येक जन मेले अलीकडच्या काठावर मात्र उभा असलेला नजीब तिरंदाजांना वेगाने तीर मारण्यासाठी चेतावीत होता ओरडत होता उमरावगिरी गोसाव्याला विकटपणे हसता हसता सांगत होता मराठे एकदा फागुबाई सारखे पळायला लागले की अलम दुनियेत बापाला पळताही ऐकणार नाहीत दत्ताजीने आता मीरापूरची छावणी सात आठ पाठी मागे घेतली होती मराठी लष्करावर काळाचा कोप झाला होता रोज नवं संकट दत्त बनून उभं राहत होतं गोविंद पंतांनी दाडसानं भरलेला बार वाया गेला होता उरुल सुरलं मराठी लष्कर हरिद्वारकडून मुख्य छावणीकडे परतीच्या वाटेवर असताना एकाएकी दोन अडीच हजार उघडीवागडी माणसं माशा घोंगावतात तशी दत्ताजींच्या अवतीभोवती जमली कुणाच्या कमरेला धोतर तर कुणी फक्त लंगोटीवर अब्रूचाकीत आलेलं सहाऱ्या अंगाला भस्म आणि राग फासलेली क्षणभर ते कुरुक्षेत्रावरचे की गडमुक्तेश्वरचे भिनभिकारी आलेत की काय असा भास व्हावा म्हणते त्र्यंबक बापूजींचं पंजाबमधून जीव घेऊन पळून आलेलं पथक पाहून सहा लष्कराला अचंबा वाटला अहमद शाह अब्दलीच्या पुत्राने पंजाबवर स्वारी करून मराठ्यांची ठिकठिकाणची ठाणी साप मोडून काढली होती सेनापती जहान खानने तर गावोगावी मुर्द्यांच्या राशी पाडल्या होत्या मागोमाग स्वतः अहमदशा दुर्रानी बादशहा हिंदुस्थानच्या स्वारीवर निघाला होता लाहोरात तैमूरच्या नावाची द्वाही फिरली होती पंजाबचा नवा बादशाह म्हणून त्याचा खुदबाई वाचला होता उरले सुरले मराठे जीव वाचवत दक्षिणेकडे पळू लागले होते मराठ्यांच्या दानादानीची वार्ता वाटेतल्या गावकऱ्यांना लागली होती त्यामुळे वाटेतल्या अनेक गावांतून लुटारूंनी गावकऱ्यांनी एकत्र येऊन मराठ्यांच्या अंगावरची सारी वस्त्र कंठे असतील त्या तलवर हिसकून घेऊन त्यांना नगावले होते गमतीचा खेळ म्हणूनही कित्येकांची अक्षरशः डोसके मारली होती त्यातच त्र्यंबक बापूजींचं पथक सापडलं होतं पथकातील मराठे भिकारांचे सोंग घेऊन राखेच्या ठिकाण गडाबाडा लोळले होते छावणीवर येताच शिंद्यांनी प्रत्येकाला दोन दोन वस्त्रे दिली मराठा ठाणेदार साभाजी शिंदे सुद्धा जीव वाचवीत मुलतानकडून पळत आला होता या आदी दत्ताजी रघुनाथराव आणि मल्हारबाने व्यवस्थित ठेवलेल्या स्थानिक जमीनदारांनी दाही दिशा धूम ठोकली होती आदिनाबेगचा कारभारी लक्ष्मीनारायण सादिका बेगची मुलं असं फुकटचं लटांबर मराठ्यांच्या आश्रयाला आलं होतं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोड अशी मराठ्यांची अवस्था झालेली होती पंजाबकडून पन्नास हजार ताजी ताबानी फौज घेऊन अब्दाली तैमूर शाह जहान खान हिंदुस्थानात उतरत होते आणि इकडे नदी पल्लाड मराठ्यांना गाडण्याच्या जिद्दीनं नजीबाने सारे अफगान सगळे सोयरे गोळा केले होते या दोयरी पेचात अड़कित्यात त्यात सुपारी अडकावी तशी मराठ्यांची अवस्था झाली होती सारी छावणी चिंतातूर दिसत होती रोज पोटच्या गोळ्याप्रमाणे आपल्या घोड्यावर माय दाखविणारे स्वार घोडी आहेत त्या जागेला उपाशी तापाशी ठेवून खाशा डेरात मसलत काय होते इकडे ध्यान देऊन होते बनियांनी आपापली चिजवस्तू गुंडाळून छावणीतलं दुकान जवळजवळ आटोपतीला आणलं होतं आता दुसऱ्या कुठल्या मुलखात जायचं धान्य कसं गोळा करायचं याचा विचार करीत पेंडारी आणि बंजारी आपल्या देडगुजरी भाषेत चावम्याव करीत टोळक्या टोळक्यानं बसलेले होते खाजगीकडे तर स्त्रिया कमालीच्या घाबरल्या होत्या जनकोजींची काशीबाई सारखी इकडे तिकडे गडबड करीत होती दत्ताजीच्या भागीरथीचा आठवा महिना संपत आला होता त्यामुळे साऱ्या स्त्रियांची धांदल उडाली होती वैरी तर उरावर बसून खंजीर खुपसत होता अशा वेळी भागीरथीचं काय करायचं अधून मधून कळा आल्या की छावणीच्या कांठाळ्या बसतील इतकं ओरडावं असं भागीरथीला वाटायचं पण पदरचा बोळा तोंडात कोंबून कळा दाबल्याशिवाय इलाज नव्हता पोटात तर अन्नाचा कण जात नव्हता चार घास आत गेले तरी ढवळून ते वर येत होते त्यात तिचं लक्ष पोटातल्या गोळ्याऐवजी दत्ताजींवर होतं कारण तोच तर तिच्या नशिबाचा चंद्र सूर्य काही होता दिवसेंदिवस वाढणाऱ्या शत्रूच्या पेचा दत्ताजी हवालदिल झाले होते आणि भागीरथी टिपगाळीत होती सहजासहजी आसव दिसू नयेत म्हणून काळजाचा आडवा बोट करून डोळे लिंपत होती मसलतीच्या डेऱ्यात जानराव वाबळे जनकोजी गोविंद पंत बुंदेले सोमाजी बाबा भोसले त्र्यंबक बापूजी जिवाजी भोईटे साबाजी शिंदे नारोशंकर ही खासे मंडळी सचिंत होऊन बसली होती सोमाजीबाबा भोसले म्हणाले नजिब्या अगदी पातळयंत्री मनुष्य आहे तिकडून सरेहिंदकडून अब्दाली पंजाबकडून माधो सिंग गंगा पार हुन स्वतः तो आणि दुंदे खान हफिज रहमत खान कुतुबशाह गुरु सुजाउद्दौला कडून अहमद खान पठाण नागानं भक्षाभोवती वेटोळा टाकाव, तसा त्यानं तिडा टाकला आहे तरीही काल रात्री चेतराम वकील सुलुकाची गोड भाषा बोलून गेला हा नुसता सुलुकाचा नाद एकदा अब्दुल्ला आला की कसला सुलूक आणि कसलं काय त्र्यंबक बापूजी म्हणाले एवढा अब्दुल्ला दुरानी तरी कोण लागून गेला जानरा वाबळे बोलले पण त्याच्या होलीनं कोणी दम काढी ना दिल्लीच्या त्या बादशाहनं हिंदुस्थानासाठी प्राण देऊन झुंजात उतरायचं तर त्याचीच घाबरगुंडी उडालेली आहे बादशहानं आणि वजीरानं आपले कबिले आग्र्याकडे पाठविले आहेत मारवाडी बनिया वाणीउदमीणाचा कोणाचा पाय दिल्लीत ठरेना सारे आपापलं चंबो गबाळावरून धावू लागले आहेत दिल्ली पार उजाड झाल्याच्या बातम्या आहेत मसलत चालू असली तरी जागे जागे येऊन येणाऱ्या हरकाऱ्यांचे आणि जासुदांचे खलीते आत धाडले जात होते बहुतांशी बातम्या अब्दलीच्या चढायांच्याच होत्या बऱ्याच उशिरापर्यंत खल चालला होता जनकोजी बाबा म्हणाले आता जास्त काळ या ठिकाणी काढण्यात मतलब नाही झटपट आवरआवर करून कूच झालं पाहिजे नजीबाच्या भूलथाप्यांवर काढीचाही विश्वास नको एकदा त्याची चव घेतल्यावर पुन्हा त्याला कसा जवळ करायचा आता प्रत्येक हालचाल शिस्ती सावकाशीने केली पाहिजे पंजाबकडून ठिकठिकाणी ठानी सोडून आलेल्या सैन्यासह आपली सेना चाळीस हजारांच्या घरात गेली आहे एवढी मोठी फौज हकनाक बळी देऊन काय करायचं दत्ताजी म्हणाले मध्येच राजाराम चोपदार आला आणि दिल्लीचा वजीर गाजीउद्दीन आल्याची वर्दी देऊन गेला शेंडाबुडका नसणारा हा उद्योगी इसाम भल्या सकाळी कशाला आलाय दत्ताजी बोलले गाजीउद्दीनला आत बोलवण्याचा हुकूम झाला दत्ताजींनी त्याचं उभं राहून स्वागत केलं बोला खानसाहेब रामाचा पारी एकटे एकटे येणे गेले एकटं कुठे आहे सोबत नागरमल सूरजमल जाटाचा वकील रुक्मान कटारे आणि त्यांचा पाच हजाराचं पायदळ घेऊन आलो आहे कशी आहे दिल्लीची हवा तुम्हाला माहिती आहेच दिल्लीच्या बादशाला आम्ही खत्म करून किल्ल्यावरून त्याचं प्रेत यमुनेच्या वाळवंटात फेकून दिलं कधी कसं काय दत्ताजींनी घाबरून विचारलं तीनच दिवसांपूर्वीची ही घटना आम्ही शहाजहान सानीला नवा बादशाह करून त्याचा सुद्धा पडला संकटकाळी ही नवी खेकटी वाढवण्याची तुम्हाला काय गरज होती दत्ताजी म्हणाले काळ्या सावळ्या गाजिद्दीन वजीराकडे सारेजण बघू लागले आधीच एक बादशाह मारल्याचं पातक केल्याने जनरोष त्याचावर होता त्या दुसऱ्या बादशहाची कत्तल करून या माणसानं काय नवीन आरंभला आहे असाच भाव साऱ्यांच्या मुद्रेवर दिसत होता मात्र आपण केलेलं कर्मच योग्य आहे अशा आविर्भावात गाजीउद्दीन बोलू लागला पाटील साब कदाचित तुम्हाला माहिती नसेल मलाही साऱ्या गोष्टीची मालूम नव्हती पण जेव्हा दिल्लीकर बादशहाचे आणि नजीबाचे कंदाहारकडे जाणारे खलिते आमच्या हाती बादशहाचे कंदाहारकडे खलिते म्हणजे जनकोजी बाबा अडखळ्यात विचारू लागले होय दिल्लीकर बादशहाने आणि जयनगरच्या माधवसिंगाने दुराणीला हिंदुस्थानवर हमला करण्यासाठी त्वरित कूच कर असे खलितेत आढले तो ज्यानं दिल्लीचं रक्षण करायचं तोच बादशाह परचक्राला अवतान देऊ लागला तर आम्ही त्याला मारायचं नाही तर दुसरं काय करायचं वजीराने आपला बटवा पुढे फेकला त्यातील नजीब माधोसिंग आणि बादशहाची पत्रे वाचून सारे खासे चिंततूर झाले दत्ताजी हळहळून म्हणाले काय हा दैव दुर्विलास आम्ही बादशाहीच्या रक्षणासाठी बारा पंधराशे कोसावर येऊन या उनवाड्यात हाडे उगाडीत बसलो आहोत आणि जो बादशाही हिंदुस्तानचा रक्षक त्यानेच शत्रूसाठी दरवाजे सडे उघडून स्वागताची तयारी चालविली आहे पण वाटेल ते झाले तरी चालेल आम्ही आमचं इमान बदलणार नाही त्या नजीबाच्या लीला अजिबात चालू देणार नाही त्याला गंगेत बुडविल्याशिवाय माघारा जाणार नाही गाजी विसाव्यासाठी आपल्या तंबूकडे निघून गेला मसलत जवळ जवळ संपत आली तोच एका हरकाराने वार्ता आणली अब्दालीने पंजाबावर धडक मारली आहे त्याची हरोलीची फौज अंबाला पोचली आहे खलिताचे वाचन होता दत्ताजी म्हणाले आता एका जागी थांबून चालणार नाही आपण वेगाच्या वाऱ्याने हालचाली केल्या नाहीत तर अब्दाली कुंजपुऱ्याकडून यमुना उतरेल आणि हा हा म्हणता अब्दालीच्या आणि नजीबाच्या फौदा फौजा एकत्र होतील तो सेनासागर आपल्याला आटोपणार नाही त्याआधीच अब्दालीला वाटेत आडवा गाठू कुंजपुऱ्याच्या आणि कुरुक्षेत्राच्या रानातच त्याचा खरपूस समाचार घेऊ एकदा अब्दाली पडला तर नजीब म्हणजे कोण वस्तू अब्दाली कच्चा नाही त्याने पराक्रमाने इराण आणि अफगाण पुनीत केला आहे नारो शंकरांनी आठवण करून दिली तो कच्चा नसला तरी कच्च्या शॉपाचा सारखा त्याला फाडून खाईल कच्च मासच खरंतर चवतार लागतं तत्ताची धरदार आवाजात गरज चला दोन हात होऊन जाऊ देत बघू तरी अब्दुल्ला काय करतो ते सोमाजी बाबा भोसले म्हणाले डंके नवबती वाजल्या कुचाचा इशारा मिळाला दोन तीन तासात सारे आवरा आवर झाली अंबारीत दत्ताजी आणि जनकोजी बसले आठ महिन्यांचं भरल्या पोटाचं ओझ घेऊन प्रवास करायचं भागीरथीच्या पार जीवावर आलं होतं आता हत्ती सांडणीवरून प्रवास करणं शक्य नव्हतं पालखीनं सुद्धा जीव अवघडल्यासारखा झाला होता म्हणून ती मेन्यात बसली भोई कला कलाकलानं मेना वाहू लागली तिच्या सोबतच काशीबाईची पालखी चालली होती वरचे वर गोंडे बाजूला सारून ती भागीरथीच्या मेण्याकडे बघत होती हव नको याची वास्तपुस करत होती आदिना बेगचा कारभारी लक्ष्मी नारायण याच्या सात सांडण्या आणि चाळीस एक खिदमतगार व सेवकही बरोबर चालले होते सादिना बेगची मुलं बेगमा असा पंजाबमधून आलेलं फुकटचं लटांबर बरच होतं सूरजमाल जाटाचं वजीराने आणलेलं पाच हजार पायदळ घाबरीघुबरी तोंड करून सैन्याबरोबर इतर मराठा इतरांच्या ठाई असलेला बाना तडफ जिद्द यांपैकी यांच्यात कशाचाही पत्ता नव्हता निवड जुलु रामराम असा प्रकार चालला होता आधीच छावणीत धनधान्याची टंचाई होती चाळीस तोंडांना खायला द्यायचं त्यांची घोडी हत्ती उंट सांभाळायचे म्हणजे शिंद्यांचा जीव फार मेटाकुटीला यायचा त्यात बादशहाची कत्तल करून आलेला वजीराचा सात आठ हजारांचा काफिला म्हणजे नुसता खायलाकार आणि भुईला भार होता कुंजपुराच्या दक्षिणेस अंधेरा घाट ओलांडून मराठ्यांची सेना कुरुक्षेत्राच्या आसपास जाऊन पोहोचली वाटेतच भीमाजी नाईक म्हणून मराठा हारकाऱ्या भेटला त्याने तडाक दत्ताजींना बातमी दिली अब्दालीचा पुत्र तैमूऱ्या अंबाल्याच्या चा आल्याड छत बानोरा व लालडूलला दोन दिवसांमागे मुक्काम देऊन होता अब्दाली आप आपल्या सैन्याची डावी आणि उजवी अशी फोड करतो मधूनच आपण चालतो आणि दहा दहा वीस वीस कोसांवर दोन्ही बाजूला टोळ्या ठेवून वाटेतल्या हिंदुस्तानी लोकांना हग्यामार देत मोरं धावत येतो सैन्यदळ इसाव्यासाठी मध्येच थांबले थकलेले हत्ती जागच्या जागी बसले स्वार पायउतार झाल्यानं घोड्यांना हलकं हलकं वाटलं रात्रंदिवस चालून चालून भोयांच्या पायांना गोळे आलेले पालख्या मेने वाहून खांद्यांना कड आलेला त्यांनी जागच्या जागी आळुखी पिळोखी दिले दोन दिवस वेळेला अन्न न मिळाल्यानं लेकर बाळ बापडे बुनगे चावचाव करू लागलेले खासे थांबल्याचं पाहून मराठा स्वारांनी बुनग्यांनी लगेच रस्त्याच्या बाजूला दगड मांडली जवळचे जिनात बांधलेले तवे काढले आजूबाजूच्या काट्या कुकट्या घेऊन चुली ढणाढणा पेटवल्या जे जवळ पीठ होतं त्याचे मुटके थापून भाकरी बाजल्या कोणाला कोर तर कोणाला अर्धकोर वाटणीला भाकरी आली कोणी ओल्या मिरची बरोबर तर कोणी तिकटा बरोबर तर कोणी तशाच पाण्याच्या घोटाबरोबर भाकरी चावल्या भरपूर पाणी ढोसून सारी हुशार झाली खाजगीकडे खाना करायला वेळ नव्हता काही शिपायांनी खाश्यांच्या हाती भाकरी दिल्या दत्ताजी जनकोजी गोविंद पंत साऱ्यांनी उभ्या उभ्याच भाकरी चावल्या इतक्यात आणखी दोन मराठा जासूद छावणीत पोहोचले मगाची बातमी खरी ठरली होती दत्ताजी म्हणाले जनकोजी बाबा पंत आता ही बायका पोरांची बुनगाईत म्हणजे गाडवाच्या पाठीवरचं ओझं झालं आहे दुराणीची वाट रोकून त्याला तानून मारायचा असेल तर सड्या फौजा एका बाजूला केल्या पाहिजेत सैन्याच्या तीन तीन टोळ्या करून वैरी आंबावर उतरतोय त्याला तोडीस तोड म्हणून प्रतिकार केला पाहिजे तुम्ही सारे बुनगे खाजगीकडची सारी माणसं वजीर आणि त्यांची पिलावळ बरोबर घ्या जड तोफा सोबत घेऊन पाठीमागे फिरा कुंजपुरा गाठा जळत्या आगीत उड्या घेणारे सडे बहादूर फक्त माझ्याबरोबर राहू देत तुम्ही निघा काकासाहेब तुम्हाला एकट्या दुकट्याला टाकून प्राण गेला तरी मी मागारा फिरणार नाही जिथं तुम्ही तिथं मी जनकोजी म्हणाले बाबा साऱ्यांचे प्राण वाचवून शत्रुची दानादान करावी म्हणूनच मी ही व्यवस्था करतोय तुमच्या अंगात जयाप्पा दादाचं रक्त सळसळत आहे तुमचं चित्त गप्प बसायचं नाही हे माहिती आहे मला पण आपण निघावं घरचा करता कोणीतरी खाजगीवर हवाच खाशाच्या हुकुमासरशी सैन्याची विभागणी झाली तरणेबांड सडे बारगीर आणि एकांडे एका बाजूला झाले म्हातारी कोतारी लेकरबाळं वजीराचा काफिला रूपराम कटाऱ्याचं सैन्य आणि जनकोजी दुसऱ्या बाजूला झाली दत्ताजीने सारे हत्ती उंट, खंगलेली घोडी जखमी वीर आणि जडशिर तोपांचे गाडे जनकोजीच्या हवाली केले दत्ताजीने आपला लाडका जवेरगंजसुद्धा बरोबर घेतला नाही लालमणी घोड्यावर तो स्वार झाला गडद तांबूस रंगाचा आणि रुंदाड हाडाचा लालमणी तारुण्यानं मुसमुसलेला होता सार का सळसळत शेपटीचा तुरा उडवीत नाचत होता दत्ताजी लाल मनी वरून सैन्याचा फेरफटका मारू लागले तेव्हा त्यांना जवान स्वारांच्या चा टोळक्यात सत्तर वर्षांचे सोमाजी बाबा भोसले तरण्या घोड्यावर मांड ठोकून ऐटीत बसलेले दिसले त्यांच्या पिकल्या केसाची काही स्वार गमत उडवीत होते सोमाजी पुढे दत्ताजींचा थांबला आहो बाबा इकडे कुठे अरे दत्ता सार संपलं आमचं फार तर दोन साल उरली तिकडे निराकाठाला जाऊन शेनकोटात जाळण्यापरास इथं लडून मरण आले तर मोक्षतरी तरी मिळल दत्ताजींना अधिक काही बोलावलं नाही त्यांनी सैन्याची सारी व्यवस्था पाहिली आता दोन दळं बाजूला निघायची वेळ झाली तोच दत्ताजींना आपल्या भागीरथीची आठवण झाली तसाच लालमणी उडवीत ते खाजगीकडं आले मेण्याचा भरझरी पडदा बाजूला करून त्यांनी भागीरथीकडं पाहिलं दत्ताजी कुठे आणि कशाकरिता निघणार आहेत याची सारी हकीकत एवाना भागीरथीला समजली होती तिनं तोंडावर उसणा आनंद आनला तरी त्या पाठीमागची व्याकुळता काही लपत नव्हती दत्ताजींच्या काळजाची कालवा कालव झाली डोळे निमोले झाले मन भरून आलं भागीरथीची पिवळी शार चमकती कांती त्यांनी डोळे भरून पाहिली ते शैरबहिर झाले मनातल्या मनाशी बोलू लागले भागीरथी काय ग यावेळी बाळंतपणाला तू भापकरांच्या वाड्यात जायची होतीस झोपाळ्यावर झुली घेणार होतीस आणि आता कुठल्या काळात अडकली आहेस डोळे जेवणाला भापकरांनी वाड्याची चंद्रपुरी केली असती हो आणि आता तुझ्या डोहळे जेवणाला सख्या सोपतीने नैवजी दुर्राणी सारखी यमदूत नजीबा सारखे पापी सुजासारखे गद्दार साऱ्या निवड्या कावल्यादी गोळ्या झाल्या आहेत तुझ्या पोटात कोंबारणारा माझा अंकुर यावेळी जडावाच्या पलंगी भरजरी गादीवर विसावा घेत पाडायला हवा होता तो जिवला येवला माझा बाळ आता कोण्या देशातून कुठल्या कुठल्या कळी कुछ काळातून वावरतोय ग भागीरथी जनखोजी बाबांनी मागून मेना उचलण्याची खून केली तशी भागीरथी हळू आवाजात म्हणाली जीवाला जपा आई जगदंबेचं स्मरण करा मनात गलबललेला आभाळ तिथंच दाबून दत्ताजींनी भागीरथीला निरोप दिला पुढच्या तयारीला लालमनीला टाच मारली आणि त्या अंबालाच्या दिशेने दौडू लागले कूच होण्यापूर्वी दिवाण रामाजी पंतांना दत्ताजींनी साऱ्या सूचना काळजीपूर्वक दिल्या होत्या त्यांना जनकोजी उरल्या उरलेल्या सैन्यानीशी कुंजपुऱ्यात गस्त ठेवून राहायचं होतं विशेषतः यमुना काठच्या उताराचं रक्षण डोळ्यात तेल घालून करायचं होतं त्यातूनच दत्ताजींना गुंगारा देऊन अब्दाली पुढे तर जनकोजीनं त्याला अटकाव करायचा होता शिवाय राजपुतानात मल्हारबाबांकडे दोन सांडण्या पाठवण्याची जोखीम दत्ताजींनी आपल्या पुतण्या जनकोजीवर सोपविली होती असाल तसे सैन्यानीशी निघा असा सांगावा मल्हारबाबांना द्यायचा होता ठाणेश्वर नजिक अब्दालीच्या फौजा आल्याची बातमी दत्ताजींना लागली प्रत्यक्ष कुरुक्षेत्राच्या भूमीत जंगलात त्यांची आणि अब्दालीची गाठ पडणार होती त्यामुळे दत्ताजी उल्हासित झाले झाडांच्या गर्दीतून दुराणी छाटून काढावा त्याची दाना दान करून त्याला माघारा लोटावा हा त्यांचा मनसुबा नक्की होता जिवाजी भोयटे सोमाजी बाबा भोसले दाता मानकेश्वर नायकजी भोयटे हे खंदेवीर दुराणीच्या फौजेवर तुटून पडले घनघोर संघर्ष दुराणीच्या पहिल्या पतकाचा नायक त्यांचा वजीर शाह पसंत खान होता त्यानं सड्या फौजेनिशी आलेले मराठे हिरले। बानांच्या कैचांचे आणि सुरत नाळांचे उंट खाली बसवले हो आगीचा आणि बाणांचा भडीमार सुरू केला मराठावीर अक्षरशः भाजू लागले त्यांच्या तोफा बरोबर नव्हत्या त्यामुळे झाडांच्या बुंद्या आड लपून त्यांनी बाणांचा वर्षाव सुरू केला तलवारी जमदाडे घेऊन झुंजणारे वीर शत्रूच्या अंगावर कोसळून जाया होऊ लागले बरीच हानामारी खनाखनी माजली अंधार पडला कोणी कोणाच दिसेना तेव्हाच झुंज थांबली सकाळी पुन्हा रनावर निघण्याची तयारी झाली इतक्यात हरकारांनी नवी बातमी दिली रात्रीच पुढिया या घाटापाची यमुना उतरून अब्दाली अंतर्वेदीत नजीबाच्या रोखे निघून गेला अब्दालीने गुंगारा दिला दत्ताजींनी जाऊन रात्रीच्या झुंजाची जागा पाहिली तर प्रेतांच्या राशी दिसल्या मुंडी विना धडे अकराळ विक्राळ भयंकारी दिसत होती एका रुद्ध धड्याच्या शेजारी पडलेली तुळशीची मान माळ बघून दत्ताजींचं मन गलबल ते रुद्ध गळ्यानं म्हणाले सोमाजी बाबा तुम्ही तुमचंच खरं केलं निरेच्या ऐवजी कुरुक्षेत्री देह ठेवला तुम्ही पावन झाला सोमाजी बाबा सैनिकांनी जिवाजी भोईटे आणि नाईकजी भोईटे या पितापुत्रांची पुत्रांची प्रेते ओळखली अधिक थांबायला अजिबात सवड नव्हती अब्दालीला गाठायचं होतं मराठी शिपायांनी सारी धडे एका जागी केली लाकूड फाटा गोळा करून तो प्रेतांच्या ढिगावर रचला दत्ताजींनी आग लावली पाच सातशे वीरांना पोटात घेऊन धडधड जळणारा सरण तिथंच ठेवून दत्ताजी भरल्या मनानं भाऊजेसह तेथून निघाले तात्या मानकेश्वर दत्ताजींना म्हणाला पाटील अब्दुल्ला तुम्हाला घाबरून रात्री नदीपार झाला नाही तात्या दत्ताजी असून म्हणाले पठाणांची जात महाबेरकी आहे थोडीशी झुंज देऊन त्यांनी आपली तयारी आजमावली आहे आत्ता आता तो नजीब्याकडे चालला आहे सारे एक होतील आणि दिल्लीवर मारा करतील ज्याच्या हाती दिल्ली त्याच्याच हाती हिंदुस्थानची किल्ली आता बिन बादशाहची दिल्ली रंडकी झाली आहे तिचं त्वरेनं रक्षण केलं पाहिजे रक्तवकीन पण घुसू देणार नाही तिचं रक्षण आपण केलं नाही तर इतकी वर्ष बाबजाद्यांनी हिमतीनं राजकारणाचा पायाच उकडेल झपाट्यानं निघून एका दिवसातच दत्ताजीनं कुंजपुराचा तळ गाठला जनकोजी गोविंद पंत बुंदेले आणि दत्ताजी पुढे पूर्वकाठाने खाली सरकणाऱ्या दुराणीचा वेद घेत घेत पश्चिम काट्याने दिल्लीचा रोखेत चालू लागले पाणीपताहून शिंद्यांच्या फौजेनं कूच केलं तेव्हा अटक नावाची अजस्त्र तोफ दत्ताजींनी बरोबर घ्यायचं ठरवलं याआधी पंजाबच्या मोहिमेवर निघताना जडशिळ म्हणून पानिपताच्या जमीनदाराकडे ती तोफ दत्ताजींनी तात्पुरती ठेवली होती जेव्हा बादशहाची ही भक्कम तोफ प्रथम दत्ताजींनी दिल्लीत पाहिली होती तेव्हा ते अक्षरशः वेडे आले होते दहा हात लांब आणि आडवी अडीच हात रुंद अशी ती तोफ अजस्त्र होती पंचरसी धातूंनी घडवलेली ही दणंदीत तोफ बघून कुणाच्याही डोळ्याचं पार न फेटावं एखाद्या बुरुजाला लावली तर कच्चा बुरुज चावून स्वतः करेल इतकी ती दणकेबाज होती म्हणूनच तिच्या प्रेमात पडलेल्या दत्ताजींनी आता तिला बरोबर घ्यायचं ठरवलं होतं तिला ओढायला दीडशे बैलांच्या जोड्या जुंपल्या एवढं जडशील काम की बैल तोंडाला फेस येईपर्यंत नेटखाऊ लागली तोब तोप जागची मात्र हले ना हना हना करून दत्ताजी ओरडले तसे बैलांच्या पाठीवरचे चापकांचे फटके आणि कोयंडाचे दणक्यावर दणके बसू लागले जीवाच्या जोरानं बैल नेटाला लागले चरा चरा वाकू लागले काही जागच्या जागी हागले मुतले बैलांच्या नेटानं तोफेला बांधलेला पोलादी नाडा आणि साकळ्या कुरकुरू लागल्या आणि एकाएकी ताडकन साकळ्या तुटल्या ओढीची बैल धडाधड चार हात पुढे जाऊन एकमेकाच्या अंगावर कोसळली खड्यावरून भल्या मोठ्या शिळा एकमेकींच्या अंगावर कोसळाव्या तसे बरेच बैल जखमी झाले आता जशी तोफ दिल्लीहून इथं आणली होती तशीच पाच सात हत्ती जोडूनच ती वाहून न्यायला हवी होती तेवढी दत्ताजींना आता फुरसत नव्हती कनीम कधी कोठे पोहचेल याचा नेम नव्हता शेवटी शिंद्यांनी पुन्हा पानिपतच्या जमीनदाराकडे तोफ दिली आणि ते पुढे कूच करू लागले दळ लला असताना दत्ताजींनी एकवार अंबारीतून पाहिलं बाया बायाबापड्या वजीराची पिलावळ नोकरचाकर शाही तंबूरावट यांची कनाती बिनलडाऊ खुशमस्करे ही बुनगाई बारकाईनं निहाळली खाजगीकडच्या बुरख्याच्या गाड्या पालख्या मेनेही पाहिले त्यांच्या मनात छणभर विचार डोकावला या साऱ्या बुनग्यांना या तोफेसारखं निम्म्यात सोडून दिलं तर तोफेचा कुठे ना कुठे उपयोग तरी होतो पण या बुनग्यांचा यांच्या पोटाला झुंजणाऱ्या सैनिकांपेक्षा दोन गाज तर जास्तच लागतात या गोष्टीवरच ते पुन्हा पुन्हा विचार करीत होते आणि त्यांची अवस्था मगाशी तोफ ओढता ओढता स्वतः ओडीला लागून घामाघूम झालेल्या बैलांसारखी होत होती दत्ताजींना आणि जनकोजींना अजिबात चैन नव्हती गनिमाने सापळा टाकण्याआधी दिल्लीचं रक्षण करणं भाग होतं चारच दिवसांमागे शिंद्यांनी आपला कबीला दिल्लीस ठेवला होता खाशा स्त्रिया बुनगे आणि मौल्यवान जड सामान थोडं थोडं करून जाटांच्या भागात रेवाडीला पाठवायचं होतं एक दोन दिवसात यमुना पल्याड लुनीला अब्दाली नजीब सुजा आणि सारे अफगाण सरदार गोळा होतील अशा बातम्या हारकरांनी दत्ताजींकडे आणल्या होत्या यमुना उतरून गनिम एकदा दिल्लीत घुसला की त्याच्याशी संघर्ष करणं अवघड होतं त्याआधीच त्याला रोखायचा आणि ठोकायचा मनसुबा दत्ताजींनी केला होता दोन दिवसांपासून रणबहादूर मराठ्यांचं एक छोटसं पथक दिल्लीभोवतीचा यमुना काठ धुंडाळीत होतं घुसायला मार्ग कुठून आहे कोणत्या घाटाने किंवा चोर वाटेने ते येऊ शकतात उघड उतार कुठे आहे जिथे पाणी आहे तिथे किती पुरुष आहे अशी चाचपणी त्यांची सुरू होती पौशाचा महिना माई, असल्यामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या यमुनेचं पाणी कमी झालं होतं बऱ्याच ठिकाणी उतारांना ढोबळा पडणं शक्य होत आज भल्या पहाटे दत्ताजींनी दर्यागंजच्या समोर राजघाटावर हत्ती पाण्यात बसवले यमुनेचा ठाव घेतला राजघाटाच्या खालच्या अंगाला चार कासऱ्यांवर हत्ती एक बारीकसा उतार होता सरळ पुढे इसम तर तो गळ्या इतका पाण्यातून जाऊ शकत होता जर इकडे ति जर असा इकडे तिकडे झाला की यमुना अर्पण झालाच म्हणून समजा ही जागा धोक्याची मानून दोन हजार सैन्य माळोजी शिंद्यांची नेमणूक राजघाटावर झाली दिल्ली आणि जगतपूरच्या दरम्यान मजनूच्या टिळ्यावर गोविंद पंतांची नियुक्ती झाली जगतपूरच्या वरच्या अंगाला बुराडीचा घाट धरून जानरा वाबळे बसले नदीच्या काठाने ठिकठिकाणी चौक्या लावून दत्ताजींनी दिल्लीच्या रक्षणाचा कडक बंदोबस्त केला बुराडीच्या घाटामागे सहा कोसांवर दत्ताजींची छावणी पडली होती डेरे राहुट्या पौशातल्या थंडीत कुडकुडत उभ्या होत्या छावणीवर हलकंफुलकं सामान आणि जडतोफा ठेवून भाले तलवारी घेऊन वेगवेगळी सडीपत्कं नेमल्या जागी जागता पहारा देऊन उभी होती मुख्य पंधरा वीस हजारांचा तळ छावणीवरच होता उगड्या वागड्या अंगानं वावरणारी मराठी माणसं कडक बोचऱ्या थंडीत मेट्या कुटीला आली होती बऱ्याच शिपायांनी कमरेचे शेले कानाला बांधले होते नेसूची धोत्र अंगावर शालीसारखी पांघरली होती फाटक्या तुटक्या घोंगड्या अंगाबरोबर जाम लपेटलेल्या होत्या त्यातूनही ज्यांना थंडी आवरत नव्हती त्यांनी पांढरी माती उकरून त्यात पाय गाडले होते जशी कुत्री हिवाळ्यात माती उकरून पोटाखाली घेऊन बसतात तशीच तारा ही उत्तरेत झाली होती दातावर दात आपटत होती कानात बारफाचा गोळा गेल्यासारखी साऱ्या अंगात शिर्षिरी भरत होती तरीही उन्हा वाऱ्याशी दोन हात करून मराठा गडी वीर जीव जागवत होता शत्रूचा वेध घेण्यासाठी जगत होता रात्रीच्या अंधारात अंगावर रुदार उबदार घुंगडी पांघरून दत्ताजी लालमनी गोड्यावर स्वार होऊन बुराडी घाटाकडून दिल्लीकडे निघाले होते सोबत चारशे निदड्या छातीचे घोडी माणसं नागव्या तलवारी निशित चालत होती शिंद्यांचा कबिला कालच रेवाडीकडे रिंगणार होता परंतु दत्ताजींना इकडे तिकडे बघायला जराही उसंत नव्हती दत्ताजींची वाट बघून भागीरथी शिनून गेली होती बाळाचे इवले इवले डोळे डोळे महिन्याच्या आत बघायला मिळणार होते सारं अंग जडशी भासत होत आता मनही जड झालेलं अशा अवस्थेत दत्ताजी जवळ असायला होते बीज अंकुरत असता घर जाण्याचा दिराचा हात अंगावर पडणं हे परिसस्पर्शाहून अलौकिक पण हे सुख भागीरथीच्या मात्र नशिबी नव्हतं पोटातला गोळा सांभाळीत या युद्ध बनव्यात दहा दिशा धाव घ्यावी लागणार होती या अग्निकल्लोळात अंकुराचे हाल नकोत म्हणून भागीरथी काशीबाई आणि घरच्या इतर कुटुंब कबीला जाटांच्या मुलकात पाठविण्याचं जनकोजी बाबा आणि दत्ताजी शिंद्यांनी ठरवलं होतं भागीरथीचा मुक्काम भगतराम जमीनदाराच्या बड्या वाड्यात होता अंधारातून घोड्यांच्या टापांचा आवाज आला तशी भागीरथी नवं बळ आल्यागत उठली आणि वाड्याच्या दारापाशी आली देवडीवरच्या मशालींच्या उजेडात तिला सात दिवसानंतर दत्ताजींची मुद्रा दिसली सावळे दत्ताजी अधिक काळसर दिसत होते चेहरा श्रमलेला असला तरी डोळे मशालीसारखे जागते होते आल्या आल्या भागीरथी म्हणाली आपण स्नान उरकावं ही स्नानाची वेळ आहे स्वारींच्या ध्यानात नसेल आज संक्रांतीची भोगी आहे अरे हो खरच कितीतरी दिवसात मी कड़त पाण्याचे तांबे इकडच्या अंगावर ओतले नाहीत आज भोगीची तरी इकडच्या अंगाला उठीनं अंघोळ घालू दे यानंतर किती दिवसांनी भेट होणार कोणास ठावे खशाला स्नान घालतेच भागीरथी दत्ताजी किंचित असत म्हणाले तो अब्दुल्ल्या आणि नजीब्या उभ्या दौलतीला आग फासायला असुसलेले आहेत पेशव्या मुख्य फौज निजामान बंदोबस्ता अहमदनगरक है मल्हारजी बाबा तो अजु ही पत्ता नहीं आम मदती त्वरने जा मन पेशव्या अने ही अनेक खलित धड़लेना चार रोजात यो मन ही जवाब आला है आम सद्या आम्मी एकटे एकाकी आहोत पेज भारी पड़ला है तरी यात आम्मी निभाव अभी पेशव्या खा है पन य मगरी मिठी भारी बगू आई कणेश्वरीच्या मनात काय आहे सेविका पारू ताड घेऊन आली भागीरथीनं झटक्यानं पुढं होऊन हाती ताड घेतलं स्वतःच्या हातानं ती हवं नको ते बघू लागली दिवसभरात खास लक्ष देऊन भागीरथीनं खिचडी खीर आणि तुपाची सोय केली होती बारा भाज्या धुंडाळून भोगीचा बंदोबस्त ठेवला होता पण दत्ताजींचं ध्यान खाण्याकडे नव्हतं त्यांनी आपले दिवाण रामाजी बाबा यांना बोलावून घेतलं बाबा रेवाडीकडे आज रात्रीत कूच करणार ना होय आता सरदारांचा आटोपलो की निघालोच आम्ही दत्तजींनाही फुरसत नव्हती हात धुताच ते निघण्यास सिद्ध झाले भागीरथीनं त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं आणि ती म्हणाली नाथ एकटे सडेफटिंग ते नजीबावर अगर अब्दालीवर तुटून पडू नका काळसर्प आहेत ते मल्हार बाबा येऊ देत मग करा काय हवं ते तोवर तरी अब्दालीची वाट रोखली पाहिजे प्राण गेला तरी दिल्लीचं रक्षण केलं पाहिजे नाहीतर आठ दहा वर्षांचा खेळ फुकट जायचा बाजूला उभ्या असणाऱ्या दासींना दत्ताजींनी बाहेर जाण्याची खून केली कोणी आजूबाजूला नाही याची खात्री केली त्यांनी हळूवार बोट भागीरथीच्या पोटावरून फिरवली भागीरथीच्या सर्वांगात गोड झिंजिण्या संचारल्या आपला उजवा कान पोटाबरोबर नेला आणि हरकल्या तोंडानं दत्ताजी म्हणाले अगं काय करतोय हा गुलाम कधी झोपतो की नाही आतून गडबडीचा आवाज येतो आहे खेळत असावा उष्णा अस्वांचे थेंब दत्ताजींच्या तोंडावर गळाले त्यांनी आपल्या हातांनी भागीरथीचे डोळे पुसले ते निर्वानिरव करीत म्हणाले चांगला सांभाळ त्याला भागीरथीनं म्हण डोलावली कदाचित कदाचित काही बरं वाईट झालंच तर सती जाऊ नकोसा भागीरथी पोटात बाळ असताना जाना महापाप होईल दत्ताजी बोलून गेले भागीरथीला अक्षरशः उमळून आलं तिनं दत्ताजींना मिठी मारली ती ओक्साबोक्शी रडू लागली दत्ताजींनाही आवरेना मनाचा बांध फुटला आणि धो धो वाहू लागला तुंबवता तुंबेना त्यांनी भागीरथीच्या अंगावरून हळूवार हात फिरवला आणि ते हुंकी आवरीत म्हणाले स्पष्ट बोलतो माफकर राणी पण वंशवेल जगली पाहिजे सुखानं स्वर्गात जगेन गंगा यमुनेला बांध घालणारा पोर वरून डोळे भरून पाहिन मी सोनुल्याला सांभाळ मोठा कर मग मी असू दे अगर नसू दे निरोप द्यायला काशीबाई आणि इतर स्त्रिया आल्या दत्ताजींनी काशीबाईंच्या डोळ्यांकडे पाहिलं आणि ते चपापले हे कसे आले नाहीत असे काशीबाई मुख्या डोळ्यांनी विचारित होत्या सांगतो मी जनकोजीला दत्ताजींचे डोळे बोलले काळजावर दगड ठेवून दत्ताजींनी सर्वांचा निरोप घेतला दत्ताजी तळावर आले तर जनकोजी आणि इतर खासे वाट बघत उभे होते आले आले दत्ताजींना निरोप मिळाला आज तिन्ही सांजेरात शत्रूच्या फौजा लुनीला गोळा होऊ लागल्या आहेत नजीब कुतुबशाह शहावली जहान खान स्वतः अब्दुल्ला दुर्रानी येऊन पोहोचले आहेत मागोमाग सुजाउद्दौला दुंदे खान हाफिज रहमद खान यांच्या फौजा आहेत या खबरी बरोबर साऱ्या छावणीला जागे राहण्याचा इशारा जनकोजीनं देऊन ठेवला कोणी शहाजाने डंके नवबती ताशे डब काहीही वाजवू नयेत अवघ्या नऊ कोसांवर शत्रूचं शिबिर आहे याची जाणीव दत्ताजींनी सर्वांना करून दिली रात्रीच्या गस्तीच्या चौक्या वाढविण्यात आल्या सकाळी लवकर उठून कधी उभ्या टाकणाऱ्या रणांगणाशी सामना करायचा होता त्यामुळे शिपाईगडी पटापट झोपी गेले मध्यान उलटली तरी नजीब काळासारखा जागाच होता स्वताई झोपत नव्हता आणि दुसऱ्यांचीही झोप हराम करीत होता दुर्राणीच्या तांबड्या रंगाच्या डेऱ्यात मसलत सुरू होती अग्रबागी किन खापाच्या लोडाला टेकून अहमद शाह दुर्रानी बसला होता अवघ्या 37 वर्षांच्या उमरीमध्ये त्याने नाना देश नाना लोक पाहिल्याचं त्याच्या शांत पण तितक्याच करारी मुद्रेवरून कोणालाही पटलं असतं पण अंगातला पांढरा शुभ्र अफगाणी झगा आणि तसलाच मांडसोळणा डोईवरची साधीसुदी बत्ती बघून हा अफगानिस्तान बादशाह है ये को संगू नए दो बाजूला हिंदुस्थानी और अफगानी सरदार जमीनदार एकटक पहात लोड़ा टेकले होते उची वस्त्रे और खानदानी आविर्भाव पहान सारखा होता तुलनेत बकरपना गरीब मुलासारखा बादशाह साधा अवतार होता डाव्या बाजूस नजीब खान आजव्या बाजूस असर्प उल वर्जा वजीर शाहवली खान बामेजाई बसला होता समोरच्या ओळीत उजव्या अंगाला त्याचा सेनापती जहान खान अमीरे लष्करी उपसेनापती शाह पसंत खान तसेच बरखुरदार खान नरुउद्दीन अब्दुल्ला खान हे सरदार बसले होते दहाव्या अंगाला सर्वात पुढे अयोध्येचा नबाब सुजाउद्दौवला नजीबाचा सासरा दुंदे खान त्याचा साडू सादुल्ला खान पुत्र झाबेता खान हाफिज रहमद खान हे हिंदुस्थानवासी सरदार बसले होते जहान खान सोडून बाकीच्या अफगाण सरदारांना नजीबाची फुकटची बगबग ऐकण्यात रस नव्हता अनेक दिवसांच्या श्रमानं त्रासानं ते थकून गेले होते त्यांना मसलत लवकर संपावी असच वाटत होतं सुजाला नजीबाबद्दल फारशी आपुलकी आधीपासूनच नव्हती आपल्या मुलकात शिंद्यांची वाट अडविण्याच्या नादात भळे या भानगडी गळी पाडल्या असे त्याला वाटत होते जावयाच्या उलट्या सुलट्या नानालीला दुंदे आधीच अनुभवल्या होता त्यालाही तशी नजीबाची फारशी गोडी नव्हती पण त्याच्या आमंत्रणावरून एवढा मोठा बादशाह इतक्या लांबून आला याचा मात्र त्याला अपरूप वाटत होतं बाकीच्या हिंदुस्थानी अफगान सरदारांना अब्दालीचं नाव सांगून नजीबाने मारून मुटकून घोड्यावर बसवलं होतं त्यांचेही प्रवासानं दगदगीनं काटेमणके ढिले झाले होते गंगा यमुनेकाठच्या इराणी दुर्राणी हपशी शियासुन्नी अशा अठरा पगड जाती गोळा करण्यात नजीब यशस्वी झाला होता नजीब कालजा देतापासन अब्दालीला सांगत होता हे मराठे आम्च मुल्क घुसल आम अन्नात माती कालवत हो पं छल हलहाल करायला का मर्यादा जिहेसुबा आम्ही दत्ता पाटिल सरदारशी सुलूक करा तैयार हो निम्यात शुक्रताल वेड़ा काड़न तो आमोरा आला ये मतलब का अर्थ एकदा तुम्हारा हिंदुस्थान बाहर लोटल कि आम्मी सारे साप बुड़ो या मरगट्टनी आम की हड्डी को टाकली समझा गेवारी शहावली उला उल्ला साहेबांनी मला चांगली कल्पना दिली आहे इस्लामी बांधवांच्या हितासाठीच मी इथे आलो आहे बरसातीला सुरुवात व्हायला अजून पाच महिने अवकाश आहे तोवर जे काही आपल्या बिरादरीला साधायचं असेल ते साधा पण माझ्या फौजेची तालबंदी रोजमुरा सारा वक्ताला मिळाला पाहिजे जिल्हेशोबानी आपण इस्लामांचे प्राण वाचविण्यासाठी हिंदुस्थानी आला इथली रयत आपले उपकार कदापि विसरणार नाही कलेच्याचे तुकडे करून ती फौजेला खाना देईल ते अपन लगे हमला के मरगट्टा पापी पायानी दिल्ली अशुद्ध आहे। जाए आप आपसत लड़ायानी चढ़ायानी भाउबंदी ने तो जीत एवडे तंटे बखेड़े जात लंगोटा एवड्या शेती सा एकमेक बसते एकदा एके जागी घुसली कि सहसा बाहर निगत नहीं दिल्ली तांडाखा आई कि सारा हिंदुस्थान हे मरगट्टे गदागदा हलवतीड़ाला बनली तो झाड़ उपटन तसह पलनारी कड़वी ज दिल्ली बाहेरच ठेवलेली बरी उद्या परवा दिल्लीवर स्वारी करता येईल वजीर शहावली खान बोलला तोबा तोबा नजीब ओरडला असा देर करून साधणार नाही माझ्या हारखऱ्यांनी बातमी आणली आहे दत्ता शिंदे पाटील अजून एकटा आहे त्याला मल्लार मिळण्याच्या आत त्याची खांडोळी करूया ज्याच्या हाती दिल्ली त्याच्याच हाती हिंदुस्तानची किल्ली हेच रास्ता आहे जिल्हेसुबानी सेनापती जहान खान म्हणाला याची मरगट्ट फास्टून यमसज्ञनी पाठाया शिंदा फौजां पंजाब मधे का पूर्वी जहान खान सहजाता ठार के होता दुख जहान हृदया ताजतावा नो मरगटें नरड़ी का घोट घायधीर आता मसलत ऐन रंग आली दुर्रा बादशाह मनाला हिंदुस्थानी लोक बड़े कड़वे लड़वय्य है जागता पहारालाइजे मजा पैल् दौन स्वायात त्यांनी माझी अक्षरशः धुळधान उडवली होती तो मिरमनू आणि अयोध्येचे आपले सफदरजंग सफदरजंगाचे नाव उच्चारता उच्चारता बादशाने सुजाकडं हसून पाहिलं आपल्या बापाच्या पराक्रमाची आठवण येताच सुजाई खजील झाला परचक्राविरोधी बापानं काय केलं आणि मी हे काय करतो आहे या विचारानं तो क्षणभर गोंधळला नजीबाने त्याच्याकडे हसरा कटाक्ष टाकला नवाबसाहेब त्या गोष्टी आता त्याचा का डोषा भाषा केली, मसलत आटोपली खाजगी कड़े निकताने हुकूम दिलाटे पैली टोली नजीबा कुतुबशाह नेतृत्वा खाली यमुना पार करे भाग तीन समाप्त